प्रकरण सतरावे सतराव्या प्रकरणाचा विषय आहे तत्वज्ञानाचा अधिकार निराकांशी माणसाला असतो प्रकरण सतरावे सूत्र पहिले अष्टावक्र उवाच ते नोगाभ्यास फलम तथा तृप्त स्वच्छेंद्रिय नित्यम एकाकी रम ते तु अष्टावक्र म्हणतात जो पुरुष तृप्त आहे शुद्ध इंद्रियांचा आहे सदैव एकांतात रममाण होतो त्याला ज्ञान आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते अष्टावक्र म्हणतात की आत्मज्ञान व योगाभ्यास याद्वारे ज्याने स्व चैतन्याचा अनुभव घेतला तो अप तृप्त तुरुपत होतो तृप्तीसाठी त्याला दुसऱ्याकडे जाण्याची आवश्यकताच नाही तो स्वयं तृप्त आहे तो वासना रित शुद्ध इंद्रियांचा मालक होतो व त्याची इंद्रिये वासनाभोगाकडे वळतच नाहीत जे प्राप्त होते तेवढेच त्याला पुरेसे असते शरीरासाठी जे आवश्यक आहे तेवढेच स्वीकारून तो समाधान पावतो तसेच तो एकांत राहतो कल्पासारखा समूह गोळा करत नाही दुसऱ्याकडून कशाचीही अपेक्षा ठेवत नाही शहरात समाजात इथं राहूनही तो एकटाच असतो तो कुणाला सहकारी सोपती शत्रुमित्र हितचिंतक शत्रुचिंत बनवतच नाही तो कोणाकडून सहाय्य घेत नाही अशा योगी व आत्मज्ञानी माणसालाच ज्ञानाचे फळ प्राप्त होते यापेक्षा उलट व विरुद्ध पद्धतीचे वर्तन करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा त्याचे फळ जे मुक्ती ते प्राप्त होत नाही म्हणून आत्मज्ञानी माणसाने एकटे राहावे अन्यथा पुन्हा वासनेच्या चक्र व्यूहात अडकण्याची शक्यता असते प्रकरण सतरावे सूत्र दुसरी न कदाचित जगत तस्मिन तत्वज्ञो हंत खिद्यती येते पूर्ण ब्रह्मांड मंडलम अष्टावक्र या जगात तत्वज्ञानी माणसाला कधी खेद होत नाही कारण त्याच्याचमुळे हे ब्रह्मांड मंडल पूर्ण आहे जोपर्यंत पुरुषाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो, तो सर्व शरीरांना वेगवेगळे मानतो ही भिन्नताच दुःखाचे कारण आहे जेव्हा अलग अलग मन बुद्धी व शरीराच्या व्यक्ती एकत्र येतात व त्यांच्यात विचारसाम्य निर्माण होत नाही तेव्हा व्यक्तीला फार अस्वस्थ व वा बेचैन वाटते प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वस्थतेसाठी एका मोकळ्या व पुरेशा मोठ्या जागेची गरज असते घरात सुद्धा कुटुंबातील सदस्यांची संख्या फार मोठी असल्यास माणसा माणसामध्ये एक प्रकारचे मानसिक आजारी पण निर्माण होते त्याचा विकास करून घेणे त्याला जमत नाही मन डोके एकांतातच शांत राहू शकते दुसऱ्याच्या उपस्थितीत मानसिक तणाव निर्माण होतो व दुसऱ्यामुळेच अहंकार निर्माण होतो अहंकारा करता गर्दी आवश्यक आहे एकटा माणूस कुणाला अहंकार दाखवणार एकटेपणात अहंकार नाहीसा होतो दुसऱ्याच्या उपस्थितीत मनुष्य आपल्या नैसर्गिक साधेपणाने वागू शकत नाही मग तो नैतिकता संकेत आणि शिष्टाचार यांचे मुखवटे धारण करतो म्हणूनच विचारवंत ध्यानी कलाकार व शास्त्रज्ञ नेहमी एकांतात राहणे पसंत करतात दुसऱ्याच्या उपस्थितीत ते बेचैन होतात त्यामुळे काही जण दुसऱ्याच्या हकालपट्टीसाठी खटाटोप सुरू करतात तर काही जण जंगलात पळून जातात परंतु अष्टावक्र म्हणतात की जे तत्वज्ञानी आहेत ते या जगातल्या गर्दीत जगून सुद्धा बेचैन होत नाहीत किंवा खेदही करत नाहीत कारण त्यांच्या दृष्टीत सर्व ब्रह्मांड एकाच आत्म्याचा विस्तार आहे एका आत्म्यानेच सारे परिपूर्ण झालेले आहे येथे दुसरी कोणीच नाही मग दुःख कशाचे कोणीही स्वतःलाच दुःख देत नाही मग खेद कशाचा म्हणून आत्मज्ञानी माणसाला या भावनेचा स्पर्श झाल्याने व वा अनुभव आल्याने तो सदैव चिंतामुक्त राहतो हर्षयंत मऊ ताज्या गवताच्या उपलब्धतेमुळे प्रसन्न झालेल्या हत्तीला निंबाची पाने आवडत नाहीत त्याचप्रमाणे आत्मज्ञानात रममान झालेल्या व्यक्तीला हे विषय कधी आवडत नाहीत विषयांमध्ये आनंद आहे त्यापासून सुख मिळते हे खरेच आहे जर विषयात सुख नसेल तर सारे जग वेडे होऊन त्या मागे धावले नसते या आंधळ्या शर्यतीत मग कुणीच भाग घेतला नसता दुनियेत सुख आहे आनंद आहे असा संसारी माणसाला नेहमी अनुभव येतो म्हणून तर ते त्या सुखासाठी धावाधाव करत असतात पण काही अर्धवट ज्ञानी लोकांनी उगाच दुनियेला दुखाचे कारण ठरवून तिच्यापासून दूर पळून जाण्याचा सल्ला दिला पण जगापासून दूर पळाल्याने दुःख दूर होत नाही व सुखही मिळत नाही जे होते ते सुद्धा सुटून गेले या विचाराने या लोकांची स्थिती फारच दयनीय होते सर्व काही सोडून सुद्धा काहीच मिळाले नाही मानसिक तृप्ती सुद्धा मिळत नाही जे प्रत्यक्ष हातात आहे ते से सोडून दुसऱ्या काल्पनिक बाबींच्या मागे धावणारा काही विवेकी मनुष्य नसतो तो मूर्ख असतो कशाचा तरी त्याग करणे सोडणे ही काही ज्ञान प्राप्तीची पूर्ण शर्त नाही जर उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त झाले तर खालच्या दर्जाचे जीवन आपोआप सुटून जाते ते सोडावे लागत नाही अष्टावक्र याच सत्याचे निरूपण करण्यासाठी सांगतात की या विषयांपासून सुख मिळते पण ते सुख क्षणभंगूर व तात्पुरते असते या सुखाच्या प्राप्तीसाठी अनेक अनितीपूर्ण कामे करावी लागतात व त्याचा परिणाम म्हणून दुःखही भोगावी लागतात जगात असे कोणतेच सुख नाही की जे पूर्णपणे स्वतंत्र आहे सुख हे नेहमीच दुःखाशी जोडलेले असते संयुक्त असते शिवाय सुख सुद्धा चिरस्थायी नसून तात्पुरते असते चिरस्थायी कायम टिकणारे सुख फक्त आत्मानंदाचे आहे आत्म्याचे सुख स्वतःचे सुख आहे व शाश्वत टिकणारे आहे आत्मानंदाच्या सुखात दुःख असतच नाही म्हणून ज्याने आत्मानंदाचे टिकाऊ सुख प्राप्त केले आहे जो नेहमी आत्मानंदात बुडून गेलेला असतो त्याला ही संसारी सुखे क्षुल्लक व तुच्छ वाटतात म्हणून तो त्यात कधी स्वारस्य घेत नाही ज्याप्रमाणे कोवळे गवत पाहून हत्ती हर्षभरित होतो त्याप्रमाणे हत्ती काही काडूनिंबाची पाणी पाहून हर्षभरीत होत नाही परंतु काही अज्ञानी माणसांनी मात्र उलटी शिकवायला सुरुवात केली की पहिल्यांदा काहीतरी सोडावे लागेल या उलटे शिकवण्यामुळे जग विकृत झाले जे होते ते सुटले व नवीन काहीच मिळाले नाही असा उल्टा उपदेश म्हणजे जगाला अभिषेकच आहे बरदान नव्हे अभुक्ते शु निरा दृशो भव दुर्लभ अष्टावाक्र म्हणतात जो मनुष्य उपभोग घेतलेल्या विषयांबद्दल मनात वासना ठवत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या पुन्हा प्राप्तीची इच्छा करत नाही असा माणूस जगात मिळणे दुर्लभ आहे अष्टावक्र स्वामींचा सर्व उपदेश हा साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी नसून ज्ञानप्राप्ती झालेल्यांच्यासाठी आहे ही साधना सूत्रे नसून आत्मज्ञानी माणसाचा व्यवहार कसा असतो हे सांगणारी ज्ञानी माणसाकरता सांगितलेली सूत्रे आहेत ही आत्मज्ञानाची कसोटी आहे साधना सूत्रे समजून याचा स्वीकार केल्यास चूकच होईल ती एक दिशाभूल होईल केवळ सर्व गोष्टींचा त्याग केल्याने आत्मज्ञान होत नाही मुन्नी श्रेष्ठ अष्टावक्र स्वामी सुद्धा हेच सांगतात की आत्मज्ञान प्राप्ती झालेली माणसे जगात फार दुर्मिळ व थोडी असतात गीतेमध्ये सांगितले आहे की हजारो माणसामध्ये एखादाच अंतःकरण शुद्धीसाठी प्रयत्न करतो व त्यापैकी सुद्धा एखादाच दुर्मिळ माणूस आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो ज्या विषयांचा उपभोग घेतला त्याबद्दल आत्मज्ञानी माणूस वासना ठेवत नाही कारण तो त्यांच्या आठवणीतून मुक्त झालेला असतो जर त्याची वासना कायम असेल तर त्याचा अर्थ असा कि त्याला आत्मानंद प्राप्त झालेला नसून विषयातील आनंदातच त्यालरस आहे खरं आत्मज्ञानी भोग घेतलेल्या विषयांप्रमाणेच न भोगलेल्या विषयांबद्दल सुद्धा मनात कोणतीही वासना ठेवत नाही कारण अशी वासना इच्छा त्याला पुन्हा विषयांकडे नेऊ शकते एवडा संयम व नियंत्रण प्राप्त केलेला आत्मज्ञानी दुर्लभच असतो तो आत्मा सदैव तृप्तच असतो अध्याय सतरावा सूत्र पाचवेक्षुरिह संूरपे दृश्यते भोग मोक्षकांशी विरलोही महाशय अष्टावाक्र म्हणतात या जगात भोगाची इच्छा असणारे व मोक्षाची इच्छा असणारे असे दोन्ही प्रकारचे पुरुष आढळतात पण भोग आणि मोक्ष या दोघांबद्दल निराकांशी असणारा असा मनुष्य दुर्मिळच आहे जेव्हा चित्तातील सर्व वासना शांत होतात तेव्हाच चित्त शांत होते वासनेमुळेच मनात तरंगरूपी तरंग अशांतता मोक्ष मार्गातली अडचण आहे हे तरंग या लाटा विषय वासनेमुळे निर्माण झालेले असतील तर मोक्षमार्गात बाधा आहेत व खुद्द मोक्षाच्याच इच्छेमुळे निर्माण झालेल्या इच्छा त्या सुद्धा मोक्षमार्गातील बाधाच आहेत जो मोक्षाची इच्छा बाळगतो त्यासाठी चिंताग्रस्त राहतो मोक्षासाठी प्रयत्न करतो त्याचे मन अशांतच राहते ही अशांती मोक्षाला बाधक असते संसारी माणूस नेहमीच आशा आकांक्षा वासना इच्छा यामध्येच रमलेला असतो कधी त्याला भोगाची इच्छा होते तर कधी मोक्षाची परंतु त्याला हे रहस्य माहीत नसते की अशी इच्छा हीच मोक्ष मार्गातली बाधा आहे सर्व साधू संत संसाराचा त्याग करण्याचा उपदेश करतात खाने खाणेपिने सोडण्यास सांगतात उत्तम वस्तरे, फार काय घरदार सुद्धा सोडायला सांगतात दीक्षा देऊन गंडे दोरे बांधून शिष्य आणि साधू तयार करतात पण हे रहस्य सांगत नाहीत कि संसार नव्हे तर तुमच्या इच्छा ह्याच तुमचे बंधन आहेत त्यांचा त्याग करणे हीच मुक्ती आहे म्हणून अष्टावक्र सांगतात कि भोग आणि मोक्ष या दोघांबद्दल जो निरासक्त आहे जला ज्याला दोघांच्याही प्राप्तीची इच्छा नाही असाच माणूस मुक्त आहे पण एवढा निरासक्त मनुष्य दुर्मिळच असतो केवळ आत्मज्ञानीच या स्थितीला पोचतो अज्ञानी तर दोन्हीची इच्छा बाळगतो प्रकरण सतरावे सूत्र सहावे धर्मार्थ काम मोक्षेशु मरणे तथा कसाप्युदार चित्तस्येयोपादेय अष्टावक्र म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष याबद्दल तसेच जीवन आणि मृत्यू यांच्याबद्दल सुद्धा उदारचित्त मनुष्य स्वीकाराची अथवा त्यागाची इच्छा बाळगत नाही आत्मज्ञानी माणूस हाच खरा उदारचित्त मनुष्य असतो कारण सर्व विश्व म्हणजे एकच आत्मा आहे याची फक्त त्यालाच जाणीव असते विश्व व आत्मा यात त्याला भिन्नता दिसतच नाही या उलट अज्ञानी माणसाला सर्वत्र वेगळेपण भिन्नताच दिसू लागते जो त्याचा हेतु असतो तो सफल करण्याचीच अज्ञानी माणसाची इच्छा असते इच्छा व वा वासना या तो पूर्णपणे बुडालेला असतो अज्ञानी माणूस सर्व गोष्टी या स्वीकारणीय किंवा त्याज्य यापैकी एका गटात घालतो व त्याबद्दल आसक्ती किंवा भय बाळगतो यामुळे तो मुक्त नाही व उदार चित्त सुद्धा नाही केवळ आत्मज्ञानी माणूसच धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि जीवन व मृत्यू यांना स्वीकारणीय समजत नाही आणि त्याज्य नाही तो या बाबींना स्वीकार करण्या योग्यही तो यांची निंदाही करत नाही आणि प्रशंसाही करत नाही किंवा घृणा सुद्धा करत नाही व त्यांना उपयोगी समजत नाही अशी स्थिती प्राप्त केल्यामुळेच आत्मज्ञानी हा जीवन झालेला असतो व अशी स्थिती प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष मिळणे होकर सतरावे सूत्र सातवेशा सुखम अष्टावाक्र म्हणतात जो मनुष्य विश्वाच्या विलयाची इच्छा करत नाही किंवा विश्वाच्या स्थितीबद्दल त्याच्या मनात द्वेष नाही तो कृतकृत्य झालेला पुरुष जे काही मिळते त्यावर आपली उपजीविका भागवून सुखानी राहतो जगातील अनेक व्यक्ती जगाच्या विनाशेच्या कल्पनेने फार चिंताग्रस्त झालेले असतात जणू काही त्यांचे विचार सिद्धांत व धारणा यामुळेच सारी सृष्टी जिवंत आहे जर त्यांनी विचार केला नसता तर जणू सृष्टीचा नाशच होणार होता अशा व्यक्ती जगाला नेहमी घाबरवतात व सृष्टीचा प्रलय काळ जवळ आला आहे विसाव्या शतकाच्या शेवटी प्रलय होईल व नवे युग सुरू होईल सत्यायुग येईल अत्याचार वाढत असल्याने परमेश्वर अवतार घेईल व तो दुष्ट व्यक्तींना दंड देईल असे म्हणून घाबरवत असतात काही लोक जगाच्या आजच्या स्थितीमुळे फार काळजीत पडलेले आहेत ते म्हणतात की आजचे जग सर्वात निकृष्ट आहे आज जेवढ्या चोऱ्या खून बलात्कार दरोडे भ्रष्टाचार लाचखोरी शोषण अनैतिकता धोकेपाचपणा दगाबाजी वाढलेली आहे तेवढीपूर्वी कधीच नव्हती मनुष्याचे सर्वाधिक पतन झालेले आहे व तो जनावरांपेक्षा सुद्धा वाईट स्थितीत आहे अष्टावक्रांगतात कि या प्रकारच्या वैचारिक धारणा असणार्या व्यक्ती अशांत व दुःखी आहेत करत नाही व आजच्या स्थितीबद्दलही काळजी व्यक्त करत नाही कारण तो तर केवळ साक्षी आहे द्रष्ट आहे राग द्वेष आसक्ती विरक्ती यांच्या पलीकडे गेलेला आहे म्हणून तो जास्त प्राप्त करण्याची इच्छा करत नाही व जे का ले है कि जेवे मिलते हैं जे नहीं वो तो दुखी सुधा हो प्रकरण सत्र आठवे कृतार्थो ने न ज्ञाने वलित पश्चृ वन स्पृशन जीघ्रश्न नुखम अष्टावक्र म्हणतात हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्याची बुद्धी किंवा अहंकार गळून गेलेला आहे असा कृतकृत्य पुरुष पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खातानाही सुखाचा अनुभव घेतो या संपूर्ण सृष्टीचा आधार एकच आत्मा आहे या चेतनेपासून सर्वप्रथम बुद्धी निर्माण झाली बुद्धीपासून अहंकार निर्माण झाला या अहंकारामुळे जीवाने स्वतःला त्या चैतन्य रूपी आत्म्यापेक्षा वेगळे मानले हे अज्ञानच त्याचे पाप आहे बुद्धी व तिच्यातून जन्माला आलेला हा अहंकारच वेगवेगळ्या पापांचे मूळ कारण आहे व आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती हेच पाप आहे ही बुद्धी त्या विराट आत्म्याचा एक छोटासा किरण आहे आत्मा विशाल महासागर असला तर बुद्धीच एवढी आहे बुद्धीचा आवाका लहान आहे बुद्धीचा हा छोटा तराजू जगातल्या मोठ्या मोठ्या कामांसाठी पुरेसा आहे पण त्या विशाल चैतन्याचे मोजमाप त्या छोट्याशा तराजूने करणे हास्यास्पद आहे मनुष्य या बुद्धीने परमात्म्याचे मोजमाप करू पाहतो म्हणून तो चुकीला पात्र ठरतो बुद्धी नेहमी तर्क वितर्क उलट विचार प्रश्न उत्तर चिंतन मनन यांचं विश्लेषण करून निर्णय घेते गणित सोडवल्याप्रमाणे चांगले वाईट शुभ अशुभ यांचे वर्गीकरण करते परंतु या गणिती अकलेने त्या विराट शक्तीची ओळख करून घेता येत नाही त्या समग्र संपूर्ण अखंड आहे अविभाज्युद्धीच्या आवाक्यात व पकडीत येऊच शकत नाही जे कार्य बुद्धी कधीही करू शकत नाही ते कार्य चेतना शक्तीमुळे होऊ शकते उच्च कोटीचे ज्ञान बुद्धीतून नव्हे तर चेतना शक्तीतून निर्माण झाले आहे म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात उच्च कोटीचे शास्त्रीय शोध गणित आयुर्वेद उच्च कोटीचे साहित्य अध्यात्म वेद पुराण हे प्रत्यक्ष चेतनाशक्तीतूनच निर्माण झालेले आहेत हे बुद्धीचे कार्य नाही म्हणून सामान्य ज्ञानाला बुद्धी आहे परंतु आत्मज्ञानात क्षुद्र बुद्धीचे स्थान त्या विराट चेतनाशक्तीला मिळते म्हणून अष्टावक्र म्हणतात की जो आत्मज्ञान प्राप्त करतो त्याची बुद्धी गळून पडते वो तो क्षुद्र अस्तित्वातून बाहेर पडतो या विराट अस्तित्वाशी एकरूप होतो त्याला सर्व कार्यांचे व पद्धतीचे ज्ञान प्राप्त होते त्यामुळे या क्षुद्र संसारात भ्रमिष्ट न होता मोहात न अडकता स्वाभाविकपणे कार्य करीत संसाराच्या सर्व व्यवहारांकडे केवळ साक्षी पाहत सुखाने जगतो चिंता व वासनांच्या जंजाळातून तो मुक्त होतो जीवन अखंड आहे पण बुद्धीमुळेच माणसाला त्यात भेद दिसू लागतो बुद्धी गळून पडल्यावर सर्व अस्तित्व त्याला सलग दिसू लागते हेच अंतिम सत्य आहे हेच अंतिम ज्ञान आहे जेथे बुद्धीची हद्द संपते तेथेच चेतनेचा अनुभव येण्यास सुरुवात होते प्रकरण सतरावे सूत्र नववे शून्या दृष्टीर वृथा चेष्टा विफला निंद्रिया नपृहा नविरक्तीर् क्षीण संसार सागरे अष्टावक्र म्हणतात ज्या पुरुषाचा संसारसागर क्षीण झालेला आहे त्या पुरुषाला ना कशाची इच्छा आहे ना अनिच्छा आहे त्याची नजर शून्य झालेली आहे म्हणजेच निर्विकार्य झालेली आहे प्रयत्न पूर्णपणे थांबलेले आहेत आणि इंद्रिये सुद्धा निष्क्रिय झालेली आहेत बुद्धीचा अनुभव हा क्षुद्र जगाचा अनुभव असतो या जगापुरताच बुद्धीचा अनुभव मर्यादित राहतो परंतु चेतनेचा अनुभव हा विराटाचा अनुभव असतो वाला त्यागून या विराटाचा अनुभव जो पुरुष घेतो सर्व समग्राचा एकत्रित अनुभव घेतो त्याचा संसार सागराचा अनुभव क्षीण होऊन जातो पहिल्यांदा संसाराचा आवाका सागराप्रमाणे वाटत होता पण ज्ञानप्राप्तीनंतर तोच सागर अत्यंत क्षीण होऊन जातो ज्याने महासागर पाहिला आहे तो छोट्या छोट्या तलावाकडे कसा आकर्षित होईल ज्याने हत्ती पाहिलेला आहे तो आंधळ्याप्रमाणे हत्तीच्या एकेका अवयवालाच हत्ती कसे म्हणू शकेल तशी चूक तर आंधळाच करू शकेल समग्रतेचे दर्शन घेतलेल्या आत्मज्ञानी संसाराबद्दल अनिच्छा बाळगत नाही व इच्छा सुद्धा बाळगत नाही त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी जणू शून्यवत निर्भिकार होते असा ज्ञानीपुरुष प्रयत्नही करण्याचे थांबवतो कारण जे सर्वश्रेष्ठ आहे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर आता प्रयत्न तरी कशासाठी करायचे त्याची इंद्रिये सुद्धा निष्क्रिय होतात कारण विषयांच्या त्याचे आकर्षणच संपलेले असते श्रेष्ठ आनंदाचा लाभ झाल्यावर क्षुद्र गोष्टींच्या क्षणिक सुखाचे आकर्षण आपोआप संपुष्टात येते अहो परंदशा क्वापी वर्तते मुक्तचेतसह अष्टावक्र म्हणतात ज्ञानीपुरुष झोपत नाही व जागतही नाही न ना पापणे बंद करतो न उघडतो अहो मुक्त पुरुषाची कशी परमश्रेष्ठ अवस्था असते मुक्त चेतन्याचा अनुभव घेतलेला पुरुष त्या विराटाची अनुभूती झाल्यामुळे सांसारिक कामातील वासना तृष्णा इच्छा राग द्वेष अहंकार तृप्ती वगैरे भावनातून मुक्त होतो तो कर्मांचा केवळ साक्षी राहतो अशा व्यक्ती जागत नाहीत किंवा झोपतही नाहीत ना ना बंद करतात अर्थात या शारीरिक क्रिया आहेत व त्या स्वाभाविकपणे होत राहतात ज्ञानी आत्मवत झाल्यामुळे तो या क्रिया करत नाही तो या सर्वांपासून दूर राहून केवळ पाहण्याचे काम करतो या क्रिया शरीराच्या गुणधर्मानुसार होतात आत्मा हा सर्वांचा द्रष्टा असतो ही ज्ञानाची सर्वोच्च श्रेष्ठ अवस्था आहे चेतनेच्या चार अवस्था असतात जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय जागृतीत अहंकार व करतेपणा असतो स्वप्नात तो क्षीण होतो सुषुप्तीत त्याचा पूर्ण अभाव असतो चौथ्या तुरीय अवस्थेत तर व्यक्ती नाहीशी होऊन ती परमात्म्यातच विलीन झालेली असते या चौथ्या अवस्थेविषयीचे हे सूत्र आहे